वाल्मिकी रामायण किशकिंदाकांड अंगावर ओले वस्त्र असलेल्या शोकसंतप्त सुग्रीवाच्या भोवती वान रामात्य येऊन उभे राहिले ऋषीने पितामह ब्रह्मदेवापुढे उभे राहावे तसे ते सर्वजण क्लेश नाहीसे करणाऱ्या महाबहू रामापुढे जाऊन हात जोडून उभे राहिले मग मेरूप्रमाणे तेज आणि उगवत्या सूर्याप्रमाणे वजन असणारा वायुपुत्र हनुमान हात जोडून म्हणाला काकुतसा बळकट ढासलेल्या आणि विपुल बल असणाऱ्या वानरांचे महात्म्या वाळवडलांपासून चालत असलेले दुर्मिळ असे हे राज्य प्रभो तुमच्या कृपेमुळे लाभले आहे तुमची अनुज्ञा असली तर या शुभनगरात प्रवेश करून आपले आपतेष्ट सर्व कामे हा सुग्री मार्गी लावेल विविध सुगंधी द्रव्याने आणि औषधांनी यथाविधी स्नान करून तुमची फुलाने आणि विशेषतः रत्नाने तो पूजा करेल म्हणून पर्वताच्या रम्य गुहेत तुम्ही चलावे आमच्या स्वामीशी मैत्री संबंध करावा आणि वानराना आनंद द्यावा हनुमान असे म्हणाला तेव्हा मर्दन बुद्धिमान आणि वाक्चतुर राम त्याला म्हणाला सौम्या गाव असो की नगर असो चौदा वर्षे मी पित्याची आज्ञा पार पाडणार असल्यामुळे त्यात मी प्रवेश करणार नाही अत्यंत समृद्ध दिव्य आशा गुहेत वानश्रेष्ठ सुग्रीवाने प्रवेश करून विधीनुसार सत्वर राज्याभिषेक करून घ्यावा हनुमंताला असे बोलून राम सुग्रीवाला म्हणाला लोकाचार जाणणार तू आहेस सद्वर्तने आणि बलप्रमग पराक्रमात थोर अशा या वीराला सुद्धा युवराजपदाचा अभिषेक कर कारण तो ज्येष्ठ भावाचा पुत्र आहे आणि पराक्रमातील ज्येष्ठ नेत्याला शोभणार असाय हा अंगद सर्वदा प्रतापशाली असा युवराजपदाला पात्र आहे हा पावसाळ्याचा पहिला श्रावण महिना आता पाणी येणार मित्रा पावसाळा म्हंटलेले चार, चार महिने सुरू झाले प्रयत्न करण्याचा हा काल नाही म्हणून तू शुभनगरात प्रवेश कर। करुष्कर कमळ्या आहेत कार्तिक महिना आला की तू रावण वधाच्या प्रयत्नाला लाग आमची आता वेळ झाली सौम्या तू आपल्या घरात प्रवेश कर राजाभिषेक कर आपल्या सुहुदयाना आनंद दे रामाची अशी अनुज्ञा मिळाल्यावर वानरश्रेष्ठ सुग्रीवाने वाली पालन करत असलेल्या किशकंदा पुरीत प्रवेश केला प्रवेश करीत असताना त्या वानर राजाला सर्व बाजूने वेढून हजारो वानरही पुरेशिर मग वानर गणांच्या त्या राजाला बघून सर्व प्रजाजनाने माथा लावून खाली लोटांगण घातले आणि ते उठले वीरवान सुग्रीवाने सर्व प्रजाजनांपुढे भाषण करून त्याने उठवले आणि तो महाबलवान भ्रात्याच्या अंत पुरात गेला पराक्रमी अभिषेक केला त्याच्यावर पिवळ रंगाचे सोन्याचे मढवलेले छत्र धरले आणि सोन्याच्या दांड्या असलेल्या दोन गौरवशाली पांढऱ्या शुभ्र चौऱ्या धरल्या त्याचप्रमाणे सर्व रत्न हे सर्व बीज वनस्पती चिक असलेल्या वृक्षांचे कोंब आणि फुले पांढरी वस्त्रे आणि शुभ्र उठणे सुगंधी फुले भूमीवरची तशीच पाण्यात आणि शुद्ध केलेले लोणी दही वाघाचे कातडी आणि बहुमनाचे जोडे त्याने आणले गो रोचन आणि मनुष्य ही चोपडणी घेऊन हसत सोळा सुंदर कन्या येथे आल्या मग त्या वानश्रेष्ठावर यथाविधी अभिषेक करण्यात आला ब्राह्मणांना रत्ने वस्त्रे खाद्य देऊन संतोष विरुश गवता सुवर्णाच्या उत्कृष्ट आसनावर सुग्रीवाला पूर्वेकडे तोंड करून बसवण्यात आले हे आसन प्रासादाच्या सर्वात उंचीवरच्या रम्यस्थानी ठेवण्यात आले होते आणि तेथे नाना प्रकारच्या फुलांची शोभा करण्यात आली होती नद्या आणि नसेच सगळीकडच्या तीर्थांचे पाणी तसे समुद्राचे शुद्ध पाणी महर्षीने घालून दिलेल्या शास्त्रोक्त विधीने शुभ अशा बैलांच्या शिंगातून व सोन्याच्या कलशातून गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन मैंद द्विध हनुमान जांबवान यांनी प्रसन्न आणि सुगंधी अशा पाण्याचे सुग्रीवाला स्नान घातले अभिषेक केलेल्या पाहून सहानुभूती बाळगणाऱ्या थोर मनाच्या वानरवीराने उत्तम उत्तम असा सुग्रीवाचा आदर केला तशा स्थितीत तेथे राहूनच सर्वांनी आनंदीत होऊन महात्म्या रामाची आणि लक्ष्मणांची पुन्हा पुन्हा स्तुती केली पर्वताच्या पोटात असलेली तिरम्य किशकिंधा नगरी सारे लोक हृष्टपृष्ट झाल्यामुळे आणि पताका झेंडे इत्यादींनी सुशोभित केल्यामुळे शोभू लागले मग वानर सेनाधिपतीने महात्म्या रामाला अभिषेक झाल्याचे कळवले त्या वीरवंताला त्याची भाऱ्या रुमा मिळाली आणि इंद्राप्रमाणे राज्य प्राप्त झाले किशकिंधा कांडाचा सव्वीसावा सर्ग समाप्त